ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय अकरावा देवासुर संग्रामाची समाप्ती शुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवंताच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली अगोदर इंद्र वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते त्यांच्यावरच आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागली ऐश्वरशाली इंद्राने बलिशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले तेव्हा सगळ्या जा प्रजेत हाहाकार माझला युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धाने त्याचा म्हटले ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हात चलाखीने त्यांचे धन लुटून देतो त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकावरही अधिराज्य गाजवू इच्छितात त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावर सुद्धा खाली ढकलून देतो अरे मतिमंदा आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझी मस्तक धडापासून वेगळे करतो तू तुझ्या बांधवासह सज्ज हो तुम्हा बली म्हणाला जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात त्या सर्वांनाच जयपराजय यशात यश किंवा मृत्यूक्रमाने प्राप्त होतोच म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत हे तुम्हाला माहीत दिसत नाही या सर्वांचे कारण स्वतःच श्रेष्ठ मानणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही शुभदेव म्हणाला वीरविजयी बलिने इंद्राला अशा प्रकारे फटकारले त्यामुळे ते थोडासा वरमला तेव्हा बलिने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले सत्यवादी देवशत्रु बली ने अशा प्रकार इंद्रा अत्यंत तिरस्कार के इंद्र अंकुश टोसले हत्ती प्रमाणी चिड़ला तो पान उतारा चला सहन नहीं शत्रुज्राने बलीहक वज्रा प्रहार के घायाल होली पंख तोड़ पर्वताप्रमाण्ल्या जमीनी कोसल्ला बली का हितचिंतका घनिष्ठ मित्र जंभासोर अपला मित्र खाली पड़ेला पहुन तला मारने बदला घे इंद्रा चलून ग सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावर सुद्धा गदेचा एक तडाखा दिला गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली त्याने जमिनीवर गुडघे टेकली आणि तो पूर्ण मूर्छित होऊन पडला त्याचवेळी इंद्राचा सारथी माथली एक घोडे झुंपलेला रथ घेऊन आला तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर माथलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मित स्मितहास्य करीत जळजळीत जर त्रिशूळ त्याच्यावर फेकला मातलीनी मोठ्या धैर्याने ती असाही कष्ट सहन केली तेव्हा इंद्राने चिरून वज्राने जमभाचे मस्तक ओढवले देवर्षी नारदा जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले आपल्या कठोर शब्दाने ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले बलानी हात चलाखीने एकदम एक बाण सोडली आणि इंद्राच्या एक घोड्यांना घायाळ केली पाकाने शंभर बाण वाथलीवर टाकली आणि शंभर बानाने रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भूत घटना घडली नमुचीने सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात त्याचप्रमाणे असुराने बाणांचा वर्षाव करून इंद्र त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले इंद्र कुठेच दिसत नाही हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केली सेनापती नसल्यामुळे समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होती तशी त्यांची झाली परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बानांच्या जाळ्यातून घोडे रथ ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला तेव्हा प्रातकाळी सूर्य आपल्या किरणाने दिशा आकाशाने पृथ्वी उजळून शोभतो त्याप्रमाणेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना परीक्षिता आपले भाऊ मेलेले पाहून नमुचेला अत्यंत दुःख झाले त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जीवापाद प्रयत्न करू लागला इंद्रा आता तू वाचत नाहीस अशी आरोळी ठोकीत स्वन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला परीक्षिता तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बानाने आकाशातच त्याचे हजारो तुकडी केली आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडवण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्र प्रहार केला होता तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवरून खर्चकले सुद्धा नाही ज्या वज्राने महाबली व्रत्रासुराची तुकडे केले होते, त्या वज्राला नमुचेच्या गळ्याच्या त्वचेने ही मोठीच आश्चर्यकारक घटना घडली वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही हे पाहून इंद्र त्याला घाबरला तो विचार करू लागला की सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का पूर्वी जेव्हा ही पर्वत पंखाने उडत होते आणि हिंदण्या फिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत होते तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते तोष्ट्याच्या तपश्चरेचे सार व्रत्रासुर रूपाने प्रकट झाले होते त्याला सुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे वलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खर्चतचही नसे अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठवले होते तेच हे वज्र मी आज या तुच्छासुरावरही टाकले असता व्यर्थ केले म्हणून मी आता घेणार नाही ब्रह्मतेजापासून हे बनले असली तरी ते आज निरुपयोगी झाले आहे अशा प्रकार इंद्राला खिन्नला पहुन आकाशवाणी कि हा दानवे कि ओल्या वस्तुनी मरू शकना नहीं ये वर दिला कि सुकले किंवा ओलियां तुला मृत्यु नहींंद्रा यत्रुला मारनेस दुसरा एखाद उपाय शोधन काड़ ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र कर विचार करू लगला सुचले कि समुद्रा पान का थेस सुकला है और ओला ही है म्हणून इंद्राने ना सुकलेला ना ओला अशा समुद्राच्या मस्तक उडवले त्यावेळी मुनीव करून त्याची गंधर्वातील प्रमुख विश्वाबसू आणि परावसू गायन करू लागले देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या वायू अग्नी वरुणादी दुसऱ्या देवाने सुद्धा सिंह हरिणाना मारतात तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले परिक्षिता इकडे ब्रम्हदेवाने दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षि नारदान देवाको पराव्रत के नारदान भगवंता कृपे मुझे अमृत मिला लड़ाई बंद करा शिक नारदा करोध हावरला सर्वजण स्वरगोलोकी गेवक यशा गायन करीत होते युद्धा जीवंत राह दैत्य नारदा संग्रा आघाता ने विशुद्ध पड़े बली आस्ता चलाकडे गेले तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियामध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली जगाचे तत्व जाणणाऱ्या बलीला पराजित होऊन सुद्धा खेद झाला नाही या ठिकाणी अकरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण असतो